वाल्मिकी रामायण उत्तरकांड एकशे काही काळानंतर राम धर्मपराय तापसरूद्वारे आलाबलवंता रामाला भेटण्याकरता काही कार्यनिमित्ताने आलो आहे असे त्याचे पोहणे ऐकून लक्ष्मण त्वरेने रामाकडे गेला आणि तापस आला आहे असे त्याने सांगितले महा तेजस्वी रामा राज धर्माने दोने लोक तुझिंग तपाने सूर्यासारखा असणारा एक तापस तुला भेटण्यासाठी आलाय लक्ष्मणाचा शब्द ऐकून राम म्हणाला नीरभ घेऊन येणाऱ्या त्या ते महा तेजस्वी मुनिला बापा आत घेऊन येऊन लक्ष्मण त्या मुनिला आत घेऊन तो तेजक जळत होता प्रकाश किरणाने धगधगत होता आपले तेजाने झळकत असलेल्या रघुश्रेष्ठापाशी तो ऋषी आला आणि मधुराणीने रामाला तुझी भरभराट होतेजस्वी रामाने त्याचा अर्ध्या दिनी सत्कार केला आणि मनपूर्वक त्याचे कुशल विचारले रामाने कुशल विचारल्यानंतर तो वाघश्रेष्ठ महायशस्वी मुने दिव्य सुवर्णासनावर बसला राम त्याला म्हणाला महामते तुमचे स्वागत असो ज्यांचे दूत म्हणून आपण आलाहत त्यांचा निरप काय तो सांगा राजश्रेष्ठच्या प्रश्नाने प्रेरित होऊन मुनी म्हणाला तुझे हित व्हावे असे जर तुला वाटत असेल तर आपण ऐकेल किंवा त्या मुन जर वच तुला राखायचा असेल तर असेच व्हावे ठीक आहे असे वचन देऊन राम लक्ष्मणाला म्हणाला महाबाहू द्वारावर तू उभा राहा प्रतिहारीला निरोप दे ऋषी आणि मी अशा महागा दोघात बोलले जाणारे भाषण जो पाहिल किंवा ऐकील तो लक्ष्मणा माझ्याकडून मारला जाईल लक्ष्मणाला दारावर रक्षक म्हणून ठेवून काकूतचे राम त्याला म्हणाला रा। मुने आता बोला तुमच्या मनात जे काही आहे ते किंवा जे घेऊन तुम्ही आला हते ते निशंक सांग मलाही त्याविषयी उत्कंठ आहे उत्तरकांडाचा एकशे तीनावासर्ग समाप्त